पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमघेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र पाचवे अपरीक्षित कारक कथा अकरावी उत्तरेला मधुपूर नावाचे एक शहर होते तेथे मधुसेन नावाचा एक राजा होऊन गेला एकदा त्याला तीन स्तनांची एक मुलगी झाली ती वार्ता ऐकून राजा कंचुकीला म्हणाला कुणाला अजून माहीत नाही तोच या मुलीला दूर अरण्यात सोडून द्या ते ऐकून कंचुकी म्हणालेला महाराज तीन स्तन असलेली कन्या अनिष्टी का पण ब्राह्मणांना बोलावून एकदा विचारावे म्हणजे आपल्यावर ऐकून घेतो त्याची बुद्धी सूर्यकिरणाने कमळ फुलत जाते त्याप्रमाणे सारखी फुलत जाते शहाण्या माणसाने नेहमी इतरांना विचारित असावे पूर्वी एक ब्राह्मण प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे एका महाराक्षाच्या हातातून निसटला राजा म्हणाला हे कसे संज्योती म्हणाला आहे